हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडली कवर हरि विठ्ठल पावतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण ये, ये राम हरएे नम हरये नम हरएे नम हर श्री शुकाचार्यमहाराज की जय श्रीवृंदवनचंद्रकी जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे श्रीमद्वासुदेवाय नम जन्माद्यसोन्वयातरतशाव भिज्नस्वराट तेने ब्रम्महृदा या दिकवये मुह्यी यासूरय ते यो वारि मृदा विनयो येते सर्व मृषा धामना स्न सदा निरस्तुहक सत्यम पर धीमहिमेतमपेतकृत्यवै पायनो विरह कायुह पुतेती तनयतयातरवो भेदुस्तूतहृदय मुनिमानस्म स्वानुभविलश्रुतीसारमेक मध्यात्मदिपमतितीरशतानंतमोंद संसारिणा या पुराणगुंतसोनमुपयामि कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदय नमो नम वंदे नंदव्रजस्त्रीदरेणुवभीक्षणश या हरकूद्गीत पुनातभुवन किरातहूणाध्रपुलिंद पुलकसा आभीरकंकाय वनाखसादये पापाय दुपाश्रयाश्रयाुध्यस्मै प्रभविष्णवे नम वागीशय वदने वक्षसी यस्ते हृदय संविंद्रेहमहजे अज्ञानांध्या ज्ञानांजनशलाकया चुरनत्येन तस्म श्री नम पुठ्ठल हर हर महादेव सीताकास्मरण जय जय राम हरये श्री शुकाचार्य महाराज की जय की जय जय जय भगवतम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे भगवंता चरित्र काल का कथाभाग पहला ब्रह्मदेवा ने स्तुति के लिए भगवतकार पुढ़ कथाभाग संगे दिवस गाई वसर गोप बालक सगले त्रशार्थ समोर यमोने का डोह दिशला भरा भरा भरा भरा जौन धावत तहने लिखे होते प्राशन के त्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प महाविषारी सर्प तिथे येऊन राहिलेला होता आणि त्याच्या विश्रांत ते सगळं पाणी दूषित झालेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून हे गायवासर आणि हे गोपबालक सगळे मरून पडलेले आहेत भगवान त्या ठिकाणी आलेले आहेत आपल्या अमृतमय दृष्टिक्षेपानं या सगळ्यानं उठवलेलं आहे आणि मनाशी विचार केला आता या कालियाला इथून हलवला पाहिजे म्हणून जवळच्या कदंबाच्या झाडावर चढले पितांबराचा काचा घातला आणि वर्ण त्या डोहामध्ये धाव दिशी उडी मारली प्रचंड आवाज झाला त्या डोहाच्या तळाशे असणारा हा कालिया आपल्या साम्राज्यामध्ये कोण आलंय दुसरं असं म्हणून आला त्वेषानं भगवान पाण्यामध्ये पोहतायत हे बघितल्यानंतर त्यानं भगवंताच्या शरीराला वेढे घातलेले आहेत वेढे घालून भगवंताला आवळायचा प्रयत्न करतोय भगवंतानी स्वतःचं शरीर फुगवायला सुरुवात केली फुगवली फुगवलं फुगवलं इतकं फुगवलं की त्याला आपले वेढे आवळून भगवंताला आवळून धरणं का शक्य होईना त्याचे वेढे ढिले पडले हे बघितल्यानंतर भगवान त्याच्या सुटलेले आहेत आणि त्या कालियाच्या भोवती झपाट्यानं ओहत फिरायला सुरुवात केली इतक्या झपाट्यानं फिरतायत भगवान भगवंताला दौश करण्यासाठी म्हणून दरवेळेला कालिया भगवंताकडे तोंड करतोय भगवान असं पुढे गेले की तो फिरतोय असा इतक्या झपाट्यानं भगवान फिरत होते की जणू काही तो कालिया आता स्वतःभावती फिरायला लागला फिरता फिरता त्याला भोवळ आली आणि ती संधी साधून भगवंतानी त्याच्या मस्तकावर आरोहण केलेलं आणि मग या परमात्म्यानं त्याच्या फण्यावर नाचायला सुरुवात केली महाराज ांतं कारण कारण मादिमनादि काल घास कालिंदी गालीय शिरसे नृत्यंतम नाचा सुरुवात केली महाराज आणि त्याची जी जी फडावरती होईल ती ती ठेचून काढायची बस जबरदस्त प्रहार केले तो कालिया घायाळ झालेला आहे रक्तबंबाळ झालेला आहे आता काय तो जगत नाही असं वाटलं त्यावेळेला त्याच्या स्त्रिया ज्या होत्या नागपत्न्या ना। त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि भगवंताला त्यांनी प्रार्थना करून चिवडेदान द्यायची विनंती केलेली आहे हा कालिया सुद्धा आता गतदर्प झालेला होता गलितदर्प झालेला होता त्यांनाही भगवंताला शरणागती केलेली आहे भगवंतानी सांगितलं म्हणाले इथं तू या इथं राहायचं नाहीस तो म्हणतो भगवंता मी बाहेर जायला तयार आहे नाही नाही पण मला बाहेर गेल्यानंतर गरुडापासून भय आहे भगवंताने सांगितलं माझी पदचिन्ह आता तुझ्या मस्तकावर उमटलेली असल्या कारणानं तुला आता याच्यापुढे गरुडापासून भय राहणार नाही जा म्हणाली हा कालिया पूर्वी रमणक का द्वीपामध्ये राहत होता तिथं सर्पांची वस्ती तर त्या सगळ्या सर्पांना गरुडापासून त्रास व्हायचा म्हणून त्या सगळ्या सर्पांनी असं ठरवलेलं होतं की दर अमावस्येला गरुडाला एक बळी द्यायचा या काली पाळीनं हे बळी द्यायचं काम चाललेलं होतं परंतु ज्या वेळेला ह्या कालियाची पाळी आली त्यावेळेला कालियानं स्वत तर बळी दिलाच नाही उलट त्यानं दुसऱ्यानं दिलेला बळी ह्यानं खाऊन टाकला हे बघितल्यानंतर मात्र गरुड संतापला आणि गरुडाचं त्याचं युद्ध झालं त्या गरुडानं पंखानं अशी एक छापड मारली त्याला तो विवळ झाला आणि तिथं रमणक जे धावत निघाला आला आला आला आला तो यामुने त्याला जागेमध्ये गरुड प्रवेश करू शकत नाही त्याचही कारण भागवतकरांनी दिलेलं आहे एकदा या यमुनेच्या तीरावर इथं सौभर्या ऋषी तपश्चर्या करत असताना त्यांच्या देखत गरुडानं या नदीतला डोहातला पाण्यातला एक मासा खाल्ला उचलू। उचलून त्यावेळेला सौभाईंनी सांगितलं त्याला इतफवर म्हणाले या डोहात प्रवेश करशील तर प्राणाला मुकशील आणि ही बाब त्या कालियाला ठाऊक होती त्यामुळे ही जागा आपल्याला सेफ आहे असं समजून तो या ठिकाणी आलेला होता भगवंतांनी सांगितल्यानंतर तिथून तो निघून गेलेला आहे पुढचा कथा सांगतात भागवतकार एकदा हे सभी मुल वना खेला गेली गाई चराल सोड़े खेला सुरुवी है आज जो खेल होता हा ज्यादा कुरघोड़ी का डाव मनता अशा तरीका होता हाँ डावाच स्वरूप अस कि दिन पार्टीज के लिए प्रत्येक भेड़ू ठरले दिन पार्टी मे लीडर ही ठरले दोन पार्टीज आज कशा हो एक पार्टी जी है तेज लीडर बलराम है दुसर पार्टी लीडर भरोम है भगवंताचा भिडू जो होता दुसऱ्या पार्टीतला तो सुदामदेव आणि आज या खेळात प्रलंब नावाचा एक राक्षस गोपवेष धारण करून इथं आला होता आणि तो बलरामांचा भिडू होता खेळ झाला आणि आपल्याला सांगतो भगवंताची पार्टी हारली बरं का हारली मग आता काय त्यात नियम असा होता हरले ल्या ल्या ल्या की हरलेल्या पार्टीच्या लोकांनी जिंकलेल्या पार्टीतल्या आपापल्या भिडून खांद्यावर बसवायचं आणि एक विशिष्ट मर्यादा ठरवली भांडीरक नावाचं वृक्ष तिथपर्यंत जायचं आणि मग तिथं उतरवायचं भगवंताची पार्टी हरली भगवंतानी सुदामदेवानं खांद्यावर घेतलं गेले धावत बलरामांचा भिडू हा प्रलंब होता गोपवेश धारण करून आलेला राक्षस त्यानं बलरामाला खांद्यावर घेतलं आणि निघाला तो मनाशी विचार करतोय कृष्ण नाही मिळाला तर जाऊ दे म्हणाले निदान बलराम तरी आहे चला असंच थेट मुथुरेपर्यंत जाऊया आणि म्हणून त्यानं केलं काय तर त्या भांडीरक वृक्षाची जी मर्यादा ठरली ती ओलांडून तो पुढं पळत सुटला बलरामवरती विचार करतायत अरे हा पुढे कसं काय म्हणजे काय आहे बाकीची पोरं ते भांडीर कि वृक्षापर्यंत सुद्धा येत नव्हते अलीकडे टाकायची खाली तर हा काय भांडी र वृक्षापर्यंत देतोय ठीक आहे पुढेही जातोय म्हटल्यानंतर काय लक्षात यालं नाही पण विचार केला त्यावेळेला आलं लक्षात काळबीराय म्हणाले बलराम काय त्याच्या खांद्यावरच बसलेले होते हो त्या प्रलबाच डोक बलरामान अगध हाथाशीच होता अक्षरश बलरा बस बसल वर्ण एक जबरदस्त मुष्टी प्रहार किया बोला प्रलंबा सुर मारदी जय भागवतकर वर्णन के लिए हे सगले दिवस है उन्हा दिवस है बरका आणि प्रलंबासुराला ज्या दिवशी मारला त्याच दिवशी आणखी एक प्रकार असा की हे गोप कसे असे वनामध्ये असताना एक ठिकाणी भोवतालना सगळा वणवा पेटला सगळे गोप बालक घाबरले भगवंताला म्हणतात भगवंता यातनं आम्हाला वाचवत भगवंतानी सांगितलं म्हणाले काय हरकत नाही तुम्ही डोळे मिटा म्हटले डोळे मिटा सगळ्यांनी डोळे मिटले ज्यांनी डोळे मिटले ते त्यांना भगवंतानी त्या वणव्यातनं बाहेर काढलं बरं का पण हा पेंद्या वांड तो म्हणतोय डोळे मिटा का म्हणतोय हा डोळे मिटा म्हणतोय बघूया तरी काय करतोय ते म्हणून त्यांना डोळे मिटले झाकले पण ते कसे झाकले ठेवे का असे भगवंतानी त्याला तेवढा वणव्यात ठेवला म्हणे बाकीच्या बाहेर काढलं कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा डोळेमीट म्हटल्या आधी मग तुला बाहेर काढतो सहाग्नी पानाचा दोन हा दोनदा प्रसंग असा भागवतकाराने वर्णन केलेला आहे हा ग्रीष्म ऋतू संपलेला आहे आणि आता वर्षा ऋतूला सुरुवात झालेली आहे वर्षा ऋतूची शोभा जी काय आहे तिथली ती वर्णन केली आहे आणि वर्णन करताना भागवतकाराने निरनिराळ्या दिसणाऱ्या निसर्गातल्या दृश्यांना पारमार्शक उपमा दिलेली आहे बरं का एक दोन तीन नमुन्या दाखल सांगतो ज्यांना उत्सुकता असेल कुतूहल असेल त्यांनी मूळ ग्रंथामध्ये बघावं निसर्ग दिशन जे दृश्य है पारमार्थिक उपमा है पावस आकाश सगल मेघा ने आच्छादित दिसेना हो गुणत्रन आच्छाद परब्रह्मा चरूप दिशत नहीं क्या मेघा ने आच्छादान आकाश दिसेना पैल उपमा दुसरी काय होत आकाशामध्ये मेघ वगैरे हो आलेले असतात त्यामुळं तारका ग्रह हे काही दिसत नाहीत उलट पावसाळ्यामध्ये काजरे चमकायला लागतात तर ह्या सगळ्या दृश्याला उपमा अशी दिली की म्हणाले ज्याप्रमाणे कलियुगामध्ये वेदशास्त्राचा लोक होऊन पाखंडशास्त्र चमकायला लागतात त्याप्रमाणे आकाशातील गुरु गुरुशुक्रदी तेजस्वी तारे ग्रह जेप हो चमकाय लागले तीसरे उपमा पर्जन्यारा गोवर्धारा सारखे पर्वत काय डगमगत नहीं मैं हा दृश्याला उपम क्या ब्रह्मस्वरूपी चित्त रममाण जे पुरुष आहेत नेर ते जसे त्रिविधा तापाने डगमगत नाही त्याप्रमाणे प्रचंड वर्षावन सुद्धा गोरधना सारखे पर्वत डगमगले नाहीत अशा तऱ्हेच्या निरनिराळे उपमा सगळ्या गेलेल्या आहेत हे सगळं असं वर्षा ऋतूचं वर्णन केलेलं आहे वर्षा संपून पुढं शरद ऋतू लागलेला आहे तर शरद ऋतूतलंही अशाच पद्धतीनं वर्णन केलेलं आहे शरद ऋतूमध्ये होतं काय की आता पाणी सगळं नद्यांचं जे आहे ते निवळलेलं असतं गढूळपणा नाहीसा झालेला असतो तर त्याला उपमा काय दिली आहे ज्याप्रमाणे भगवत भक्तीत लीन झालेल्या पुरुषाचे सारी दुःख नाहीशी होतात त्याप्रमाणे पाण्याचा गढूळपणा नाहीसा झाला बार आणि काय दृश्य दिसतं पावसाळ्यामध्ये पर्वत जे असतात ते सगळ्या अंगाने सगळ्या बाजूनी पाझरत असतात अक्षरशः परंतु शरद ऋतूमध्ये काय होतं बाकीच्या ठिकाणी काय पाणी पाजरायचं बंद होतं आणि जिथं सख सक, सखल भाग आहे तिथून तेवढे जलप्रवाह चालू राहतात तर याला उपमा काय दिली आहे म्हणे गुरु ज्याप्रमाणे आपल्या सचशिष्यालाच विद्यादानाचं काम चालू ठेवतो बाकीच्याना विद्या द्यायचं बंद करतो तस पर्वतानी सखल भागातूनच फक्त पाण्याचे प्रवाह चालू ठेवलेले होते बाकीचा भाग कोरडा केला आणि काय दिसत आकाशामध्ये नक्षत्रगण चंद्र शोभायला लागतो तरी याला उपमा अशी दिली आहे की गोप बालकांच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे शोभून दिसतो त्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्र दिसायला लागला फार सुंदर वर्णन आहे उत्सुकता असेल त्याने काढून बघावं असत भागवतकर वर्णन करतात म्हणाले या गोपकन्यकानी हेमंते प्रथमे मासी हेमंत ऋतू म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू कडक थंडीचे दिवस आपले ज्या वेळेचे असतात त्यावेळेला या गोपकन्यकानी कात्यायनी देवीचं व्रत स्वीकारलेलं आहे या व्रताचं स्वरूप असं होतं त्यांचं भल्या पहाटे उठायचं एकमेकीना हका मारायच्या सगळ्यांनी एकत्र जमायचं हातात हात घालून भगवंताच चरित्र गात गात गात गात गात यमुने जायचं तिथं जाऊन यमुनेच स्नान करायचं बाहेर येऊन वाळूची कात्यायनी देवीची मूर्ती तयार करायची त्या मूर्तीची षोडशोपीचारी पूजा करायची तिला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तिच्याजवळ प्रार्थना करायची की हे कात्यायनी महामाये हा नंदकुमार भगवान कृष्ण माला पती मन प्राप्त वावा अशा तरीच सुरू है और एक दिवस भगवंता भले पहाटे जाऊन तिथ स्ना लगे अगली झुमझुम्पी जा रहा अशा वेला तिथ जाऊन स्ना कराया वेला काठा का जी सी वस्त्र है सभी गोला के लिए तिथा जोन बसले या गोपकन्याकांच्या ज्या हे लक्षात आलं की वस्त्र आता आपल्या जवळ नाहीत आपल्याला मिळणार नाहीत ती झाडावर आहेत तेव्हा त्यांनी भगवंताला वस्त्र देण्याविषयी प्रार्थना केलेली आहे भगवंताने स्वच्छ असलेले जे कोणी ब्राह्मण होते मंत्रघोष चाललेला होता हवामान चाललेलं होतं मध्ये कसं बोलायचं म्हणून एक पाच मिनिटं थांबले आज आत्ता लक्ष देतील आपल्याकडे मग लक्ष देतील ते काही लक्ष देत नाहीत हे बघितल्यानंतर त्याने हळू सांगूनही बघितलं म्हणाले रामकृष्ण आलेले आहेत आणि त्याला भूक लागलेली आहे तेव्हा काहीतरी ते अन्न द्या त्या ब्राह्मणाने हे ऐकलं बरं का परंतु भगवंताच्या अवतारित्वाबद्दल अजून खात्री नाही आहे आणि म्हणून होय म्हणाले नाहीत आणि नाही म्हणाले नाहीत दुर्लक्ष केलं त्याने हे गोपपालक जे आहेत वाट बघितली बघितली बघितली बघितली कंटाळले आणि परत निघून आले भगवंताकडे येऊन म्हणतात भगवंता आम्हाला काही अन्न मिळालं नाही देव म्हणाले कसं शक्य आहे म्हणाले बघ म्हणाले रिकाम्या आताना आलोय आम्ही भगवान विचारतात तुम्ही कुणीकडनं गेला म्हणाले आता कुणीकडनं जायचं म्हणाले आश्रमा समोर दार दिसतं इथनं गेलो आम्ही आत भगवान म्हणाले इथं चुकला तुम्ही बरं काय हा इथं चुकलात तुम्ही तुम्ही काय करायला पाहिजे होतं तुम्ही मागच्या दारानं जायला पाहिजे होतं आता पुन्हा जावा म्हणाले मागच्या दारानं जावा त्या ठिकाणी ऋषीपत्न्या आहेत त्या स्वयंपाक वगैरे करताय तिथं त्यानं जाऊन सांगा तुम्ही म्हणाले भगवंताच्या सांगण्यानुसार हे गोप मागच्या दारानं तिकडे गेले आणि तिथं स्वयंपाक करत असलेल्या ऋषीपत्न्यांना त्यांनी सांगितलं की म्हणाले रामकृष्ण आलेले आहेत आणि त्यांना भूक लागलेली आहे काहीतरी अन्न द्या भागवतकाराने असं वर्णन केलंय ह्या गोप बालकांचे हे शब्द त्यांच्या कानावर पडले मात्र ह्या ऋषीपत्न्याने कसलाही विचार केला नाही ती पूजा झाली आहे का ते आव्हान झालंय का, का हरे हरे तो नैवेद्य झालाय का कसलाही विचार केला नाही आणि अन्नाचे हरेच्या हरे भरून घेतले त्यांनी मस्तकावर घेऊन नद्या ज्याप्रमाणे समुद्राकडे धावत सुटतात त्याप्रमाणे ह्या ऋषीपत्न्या भगवंताकडं धावत सुटल्या मागच्या दारानं या सगळ्या ऋषी पत्न्या बाहेर पडल्या परंतु त्यांचा भगवंताकडं जायचा मार्ग होता तो आश्रमाच्या पुढच्या दारावरनंच होता हो या पुढच्या दारावरनं अशा गेल्या जातात बघितल्यानंतर हे सगळे ब्राह्मण भिकंभट बाळंबट रामभट श्यामभट अमुक तमुक सगळे बघायला लागले टकामगा टकामगा एक जण सांगायला लागले हो म्हणाले तुमचं कुटुंब तुम्हाला बिनविचारता गेलं की हो म्हणाले ते काय म्हणाले आमच्या कुटुंबाचं कशाला सांगतात तुमचं कुटुंब सगळ्याच्या पुढे आहे बघा म्हणाले ते राग आला मात्र राग आला राग माझी बायको मला बिनविचारता जातीच कशी राग आला पळत पळत जाऊन बायकोच्या दंडाला धरून उभी केली त्याने कुठे निघालीच कृष्णाकडं नाही जायचं का म्हणाली का जायचं नाही त्याने उत्तर काय दिला ठेवू त्यांनी सांगितलं की म्हणाले तुझ्या बापाने तुला मला दिली आहे बरं का तुझ्या बापाने तुला मला दिलेली आहे तेव्हा मला विचारल्याशिवाय जाता येणार नाही तुला एक क्षणभर ती थांबली आणि म्हणाली होय म्हणाली खरंय माझ्या बापाने मला तुम्हाला दिलेली आहे बरोबर आहे म्हणाले आणि असं म्हणून कायते त्या वहीचा अधिकार होता आपल्याला समतो भागवतकारांनी उल्लेख केलाय तत्र एका विधरता भरत्रा भगवंतम यथाश्रुतम त्या वहीनं हा श्रीकृष्ण परमात्मा काळा आहे का गोरा आहे हे बघितलं देखील नव्हतं लक्षात घ्या तर तिनं बरोबर आहे म्हणाली मला माझ्या पित्यानं तुम्हाला दिलेलं तर घ्या म्हणून ती या आपलं प्रेम आपल्या पतीच्या पायावर टाकलं आणि मनानं भोळ त्याला जाऊन मिळाली भागवतकार पुढचा प्रसंग सांगतात इंद्रयगाची तयारी सुरू झालेली आहे मोठी तयारी सुरू झालेली आहे आणि त्यावेळेला भगवान नंदबाबांच्याकडे गेलेले आहेत आणि म्हणतात बाबा म्हणाले ही एवढी मोठी तयारी कसली सुरू झाली आहे नंदबाबांनी सांगितलं अरे म्हणाले इंद्र ही पर्जन्याची देवता तो पाऊस पाडतो त्यामुळे धान्य फेकतं त्यामुळे आपली सगळ्यांची उपजीविका सुखानं होते आणि म्हणून आपण पिढ्यानपिढ्या दरवर्षी हा इंद्रयाग करत असतो इंद्रयाग करायचा इंद्राला नैवेद्य दाखवायचा वगैरे याचीही तयारी सुरू आहे भगवान म्हणतात बाबा मला तर असं वाटतं बरं का आता तुम्ही म्हणाला की सुखानं उपजीविका आपली त्यामुळं होते परंतु माझं मत असं आहे कि सुखा दुखा जो का संबंध है तो ज्यादा कर्माश है सत्कर्म है दुष्कर्म तो दुख है इंद्राश संबंध नहीं है सुखान उपजीविका मनता है तो मत उपजीविका जी अपनी साक्षात चाली चाले ती या गोवर्धन पर्वताकून चलवी जती है गोवर्धन पर्वता ववत उगवत त्याच्यावर आपलं गोधन जगतं त्यामुळे आपल्याला दूध उत्पन्न मिळतं त्याचा आपण व्यापार करून आपण आपल्याला उप आपली उपजीविका चालते तेव्हा मला असं वाटतं की ह्यात इंद्राचा काहीही संबंध नाही आपण जर पूजा करायची असेल अर्थात आता ही एवढी तयारी केली ही वाया घालवायचं कारण नाही म्हणाले ह्याच तयारीचा विनियोग करून आपण इंद्रयाद करायच्या ऐवजी आपण या गोवर्धन पर्वताची पूजा करूया असं मला वाटतं यह भगवंता वय वर्षे सत है ब लक्षा घय है मैं अपने संगतो भगवंता संगित सत वर्षा पोरा ने संगित नर पिढ़पिढ़ चाली परंपरागत प्रथा हा लोक बंद के लिए भगवंता अवती अवतारित्वा साक्ष लक्षा द्या सात वर्षाचं पोर सांगतंय काय आणि -पिड़े पिढ्यान पिढ्या चालत आलेली पद्धत रीत जी आहे ती बंद केली जाते काय आपल्याकडनं जर असं कोणी लहान पोर सांगायला लागलं की यंदा बसणं आता गणपती बसवायचं बंद कोण ऐकतंय काय नाही ऐकणार महाराज परंतु इथून तसा प्रकार घडलेला आहे ही सगळी जी तयारी केलेली आहे त्याचा के विनियोग करून गोवर्धनाची पूजा करायचं ठरलं सगळे गोवर्धन पर्वताजवळ गेलेले आहेत त्याची पूजा केलेली आहे भगवंतांनी त्यावेळेला केलं काय ठाऊक का त्याला नैवेद्य दाखवाला गोवर्धन पर्वताला आणि भगवंतांनी त्यावेळेला केलं काय तर एक वेगळं रूप धारण केलं आणि गोवर्धन पर्वताच्या शिखरावर जाऊन भगवान गोकुलवासी लोकांना सांगतायत गोकुलवासी जण हो तुमच्या पूजेनं मी प्रसन्न झालोय बरं का भगवान म्हणतात बघा आपण गोवर्धनाची पूजा केली गोवर्धन पर्वत साक्षात प्रकट होऊन आपल्याला प्रसन्न झालो म्हणून सांगतोय आता आपण याला प्रदक्षिणा घालूया असं म्हणून या सगळ्यांना घेऊन भगवंतांनी त्या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातलेली इंद्रयाग झाला नाही इंद्र, ना इंद्र संतप्त झालेला आहे महाराज आहेत संवर्तक नावाचे त्यांना बोलवलं आणि सांगितलं म्हणाले गोकुळावर अशी जबरदस्त वृष्टी करा धून काढा म्हणाले सगळं काही शिल्लक राहता कामाने ते काय हुकुमाचे तबिनार महाराज गोकुळावर पर्जन्यवृष्टी सुरू झाली धो धो धो धो एक, एक धार पर्जन्याची हत्तीच्या सोडण्यासारखी धार आहे महाराज धो धो धो धो धो धो टोस पडायला लागला बघता बघता सारा प्रदेश जलमय झाला सगळे लोक घाबरलेत भगवंताला शरणागती करतात भगवंता या संकटातनं वाचवा भगवंतानी सांगितलं आपण गोरधनाची पूजा केली तो आपल्याला संकटातनं वाचावेल म्हणाले चला गाव्यात इकडं सगळ्यांनी आपापलं सामान किंवा गोधन जे काय आहे ते घेतलं गोधन वगैरे जे काय असेल ते घेतलं आणि सगळेजण भगवंताबरोबर त्या गोरधन पर्वताच्या पायथ्याशी गेलेले आहेत तिथे गेल्यावर के भगवंतानी केलं काय तर असं वर्णन केलंय की, की लहान मुल याप्रमाणे अळंब उपटत आळंब याचा अर्थ सांगतो आळंब म्हणजे पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात बघा काय मजबूत असतात काय त्याचं वजन असतं आपल्याला कल्पना असेल नुसतं फुंकलं तरी फाटून जातात मोडून जातात एखादं लहान मुल ज्याप्रमाणे आळंब उपटत त्याप्रमाणे भगवंतानी गोवर्धन पर्वताच्या खाली हात घालून पर्वतच्या पर्वत उचलला खालनं चिरंगेनं आधार दिलाय बर का सगळ्या गोकुलवासी खाली आत त्याच्या बोलवलंय आणि गोप सांगितलं अरे आपापल्या काठ्याला हवावर का गोप बालकांनी काठ्या लावल्या सगळे गोकुलवासीजन खाली आलेले आहेत त्या पर्वताच्या या गोप बालकांच्या मनामध्ये आलं की अरे आपण काठ्या लावल्यात का? का म्हणून का का? हा पर्वत राहिला बरं का आपण काठ्या राहिल्या आहेत कृष्णानं काय नुसतं किरंगडी लावली आहे काय केलं नाही आपण काठ्या लावल्या तुका म्हणे अभिमान नारायण सोसे बरं का मनात अशी भावना आली मात्र भगवंतानी म्हणे जरा ती किरंगडी जरा डिली केली लाल की ती लटपटायला असं असं कृष्णा कृष्णा कृष्णा धर धर धर धर धर पुन्हा भगवंतानी आधार दिला भगवान मनाशी विचार करतायत म्हणे की आपण जर खरंच हात काढून घेतला तर या कार्ट्यांना निराळ पुरायचं काम नाही म्हणे पुन्हा आधार दिलेला इंद्रानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली बरं का लक्षात घ्या अशी अपार जलवृष्टी केली परंतु गोकुलवासी जनांच्या केसाला धक्का लागला ना नाही बस हा इंद्र दलित दर्प झालेला आहे आणि भगवंताकडे येऊन त्यानं शरणागती केलेली आहे क्षमा मागितलेली आहे भागवतकार पुढे सांगतात शरद ऋतू सुरू झालेला आहे त्या पौर्णिमेच्या रात्री भगवंताच्या लक्षात आलं भगवंतानी या कात्याय निवृत्त प्रसंगी या गोपकन्याकांना सांगितलेलं होतं की येत्या शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्रीत तुमचे मनोरथ मी पूर्ण करेन म्हणून त्याची आठवण भगवंताला झालेली आहे आणि भगवंतानी या शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्री संध्याकाळी मुरलीवादनाला प्रारंभ केलाय महाराज बस इथून हा सगळा रासपंचाध्यायीचा विषय आहे बरं का मुरलीवादनाला प्रारंभ केला अहो भगवंताची मुरली आहे लक्षात घ्या वृंदावनी वेणुकवणाचा माय वाजे वेणुना दे गोवर्धन गाजे वृंदावनी वेणुकवणाचा मायवाजे अहो चराचरावर मोहनी घालणार राहा भगवंताचा मुरलीचा स्वर तृणचरे लुब्धस आली उच्छे वाहून आठ ठेली पांगुळले यमुनाजळ पक्षी राहिले निश्चळ एकनाथ महाराज भगवंताच्या मुरलीचं वर्णन करतात असा हा मुरलीराव कानावर पडला महाराज ह्या सगळ्या गोप स्त्रियांच्या चित्ताची चलबिचल सुरू झालेली आहे लक्ष ओढं गेलेलं आहे खेचलं गेलेलं आहे महाराज त्यांचं कामामध्ये लक्ष लागत नाही आहे साहजिक आहे महाराज अव्यवहारामध्ये साधा रस्त्यावर बँड वाजायला लागला तर काय वाटतं आपल्याला केव्हा एकदा बघायला जाईना असं होतं ते आमच्या लहानपणी सिनेमाच्या जाहिराती यायच्या असे दोन बोर्ड ते दोन चाकावर बसवलेले असायचे आणि त्याची जाहिरात बँड लोन यायचे तर बँड म्हणजे कसला एक क्लॅर क्लॅरोनेट आणि एक ढोलक असं घेऊन ते ढकलत गाडं न्यायचं पुढे ते वाजवायचं ढाम ढाम ढाम ढाम ढाम ते जायचं असं अहो ते असं वाजायला लागलं ला, झालं तर काय म्हणे की आई मुलीला जेवायला घालत होती आणि ती जी मुलगी होती ती म्हणाली आई मला मोरंबा पाहिजे मोरंबा पाहिजे मोरंबा मोरंबा पाहिजे मोरंब्याच्यापर्यंत शिंक्यावर ठेवलेली होती हो कि तिन काढली झाकण काढलं तिला मोरुंबा घातला इतक्या ते बाहेर डुम डुम वाचायला लागले किती हिला बघायला जायचं होतं ती पोरगी म्हणाली आई मला डुमडूम दाखव डुमडूम दाखव तर गडबडीमध्ये तिथे की काय म्हणे ती जी बरणी होते त्या पोरीचं नाव होत म्हणे हरणी त्या हरणीला ते डुमडुम दाखवायच न्यायचं तर गडबडी तिने केलं काय ते कारण काय ते पळत जायला लागत नाही तर ते पुढं वाजत जातं ना मग पुढे गेल्यावर पुढं तिथं बळून जायला लागतं म्हणून गडबडी तिने केलं काय तर त्या हरणीला ठेवली म्हणे शिंक्यावर आणि बरडी मारली खाकोटी त्यांनी बाहेर जाते आणि बघ ढुम डुम बद ढुम डु ढ ती शेजारची म्हटली ओ तुम्ही कोणाला दाखवताय ढुम डुम बघते तर बर्डी म्हणे खात कीर्तन जो गोष्ट सांगतात अशी लक्षात घ्या ही व्यवहारातली तरा भगवंताच्या मुरलीचा का रव कानावर पडल्यानंतर काय तराळ झाली असेल लक्षात घ्या सगळी कामामध्ये विसंगती निर्माण व्हायला लागली हरी तुझ्या मुरलीच ना दे तुझ्या मुरलीच ना दे मनमाझे रे मोहिले कपाला का जल डोत कु हड़दी ने मलवट भर हरी तुझा मुरली च ना दे मन मजे मोहि गाई चू मैशी शीला <laughs> गाईचं वासरू गाईला लावायला पाहिजे कि गाईचे वासरू म्हैशी लाविले आणि बैलाची कासम्या पेळिली रे किती लिटर पेळा असेलो हरी तुझ्या मुरलीच्या नादे रे मनमाझे मोहिले कामामध्ये सगळी समती निर्माण झाली महाराज ज्या कोणी गोपिका भाकरी करत होत्या त्या शेणी लावल्यासारखं करायला लागल्या हो ज्या कोणी धारा काढत होत्या त्याने हातातली भांडी टाकून दिली ज्या कोणी पतीला वाढत होत्या त्या वाढायचं बंद केलं ज्या कोणी म्हणे साड्या नेसत होत्या तर आतला पदर बाहेर बाहेरचा पदर आत नाकातले काना, काना दागिने कानात कानातले दागिने नाकात अशी तरा झाली महाराज आणि ह्या गोपिका भगवंताचा मुरिल मुरली रव ज्या दिशेनं येत होता त्या दिशेनं धावत सुटल्या मला लक्षात घ्या ह्या गोपकन्याला गोपिका कशा धावल्या सांडोनी पतिपित्यांची चाड सांडोनी पतिपित्यांची चाड न धरोनी वेदशास्त्रांची भीड माझे ठाई निजभाव दृढ प्रेम अतिगोड गोपिका स्नेह तो विधी रगड़ो दी पाए गोपिका मजबा है पासवंताक धाव्या कशा की सारी सामाजिक बंधन जुगारुन कौटुंबिक बंधन जुगारुन धार्मिक बंधन जुगारुन नैतिक बंधन जुगारुन व्यावहारिक बंधन जुगारुन य सर्वधर्मान पर सारी बंधार झुगार गोपिका भगवंताक धावे महाराज परीक्षित राजे शंका विचार तो मन तो मुनिभ भगवंताक जारभावान गे गोपिका कशा उद्धर हो जारभावान गे गोपिका कशा उद्धर उत्तर अस है महाराज तय है कि सगड़ गोपिका क्या भगवंताक जार भावने गलेत्या कहीं गोपिका अशा ही हो भगवंता सर्वे अंतरिया सर्वसाक्षी मान्या हो सर्वसाक्षीत्वेल हो विषय गोपीगीता में बाराजिया गोपिका मनत न खलू गोपिका नंद नो भवान अखिलेहिनाम अंतरत्मृक हे परमात्म्या ना हे भगवंता अरे तू चू चराचराचा आत्मा आहेस हे, हे जाणणाऱ्या काही गोपिका होत्या परंतु काही गोपिका शंका विचारले तसं ज्याभावनेनंही गेल्या परंतु लक्षात घ्या या ज्या भावनेनं भगवंताकडे गेल्या तरी सुद्धा उद्धवल्या लक्षात घ्या कसं द्यावं हो? लक्षात घ्या श्रीमद भगवताचा हा सिद्धांत आहे आपण ऐकलं कामाद्द्येशरी मन आवेश्य तदघम हिवा बहुस्तगती गता गोप्य कामा कंस्यादयो नृपा समधा वृष्टय स्नेहादू भक्त वयं विभो काम क्रोधं भयं स्नेहं ऐक्यम सौहृदमेव्यम हरव्यदधता या तनयताम हि ते भगवंत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या मी पुन्हा म्हणून दाखवतोय का सांगतो तर हा श्रीमद भागवताचा सिद्धांत आहे तस्मात केनाप्युपाये मनःकृष्णे कोणतंही निमित्त असलं तरी हरकत नाही चित्त भगवंताकडे लाव गाव असं बोललो तसंच भगवान सांगतात म्हणाले नाही मै्य अर्पित ध्यान कामख कामाय कामाय कामा कल्पते नाही मैयर दे का म काय कलपते त्याच चालीवर क्रोधा हा क्रोधाय कलपते मोहा हा मोहाय कल्पते लोहा लोहाय कल्पते मनामध्ये असलेला कोणताही विकार भगवंताला अर्पण करावा त्याला सायुज्यच प्राप्त होतं ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या म्हटल्या मी उदाहरणही देतो त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांनी असं उदाहरण दिलंय म्हणाले की वर थोडा लागली लोह मिळू परिसाचे अंगी लक्षात घ्या परिसाचा दगड आहे आणि तो फोडण्यासाठी म्हणून लोखंडाचा घड करून त्याच्यावर जरी मारला तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल आपल्याला दृष्टांत ठोक आहे लोखंडाला परिसाचा दगड लावला की त्या लोखंडाचं सोनं होतं परंतु तो असा काही नियम नाही काय की तो दगड परिसाचा दगड त्या लोखंडाला अगदी प्रेमान चिकटवायला पाहिजे छे छे वरी फोडा वया लागेल ओहू मिळू का परिसाद अंगी का जे प्रसंगी सोनेची होईल त्याप्रमाणे कोणताही विकार असू दे द्वेष असू दे क्रोध असू दे कोणताही विकार जरी असला तरी तू जर भगवंताला अर्पण केला तर ज्याना आपला विकार भगवंताला अर्पण केला त्याला सायुज्य मोक्ष प्राप्त होतो भगवताचा सिद्धांत आहे हा सोपेपण आहे भागवताचा लक्षात घ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणाले व व्याजे त्या व्रजांगणांची निजे मज मीने लिया माझे काय स्वरूप नौती ना तरी भयाचे निमशे माते न पविजे काय कंसे की अखंड वैरवशे चेड्यापण पांडव मेसुज्यदवा ममत्वे वसुदेवादिका सक ध्रुवा अक्रूर शुक आ सनत्कुमार भक्ति मेधनुर्धरा प्राप्त जैसा तैसा ची गोपी तया कंसा भय संभ्रमे ये राघात का मनोधर्मे शिशुपाला दे अग मी एक खागे मज़े येवो का भलते नि मार्गे भलते निला अंडरलाइन करा लक्षा घया मज़े येवो का भलते नहीं मार्गे भक्ति ला का, मार का विषय विरागे, अथवा वैरे बस को निमित्ता तस का श्रीमदभागवता में निर्निरा विकार भगवंता प्राप्त अर्पण के सायुज्य मिला कथा है द्वेष भावना शिशुपाल अर्पण के लिए सायुज्य मोक्ष मिला कथा है द्विटी हिभावना कंसा ठिकाणी होती सायुज्य मिला ही कथा है तस काम भावना जान भगवंता अर्पण के लिए ही सायुज्य मिला ही कथा है महाराज लक्षा अहो ह्या गोपिकांना मोक्ष का मिळू नये सांगा या भगवंतावर या गोपिकांचं इतकं जबरदस्त प्रेम होतं आपल्याला सांगतो तुकाराम महाराजांनी वर्णन केलं म्हणाले क्षणभरी होता, होता वेगळा तयास होती कासावीस प्राण त्यांचे त्यांचे ध्याने मनी सर्व भावे हरि त्यांना भगवंताशिवाय काही त्यांना दिसतच नव्हतं लक्षात घ्या हरि आला घरा हरी गेला घरा हरि हा सोयरा भेटो कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी देखती त्या स्वप्नी कृष्ण रूप त्यांना भगवंताशिवाय दुसरा विषय मनामध्ये नव्हता ह्या गोपिकांच्या या, या स्थितीचं वर्णन गो गौ, गवणीच्या रूपाने संतांनी केलेलं आहे महाराज हा कृष्ण परमात्मा जर दृष्टीआड झाला तर अशा कसा विसवायच्या महाराज मा कृष्ण देखील काय माझ कृष्ण दे संगा गे को तरी से को कृष्ण से काय देखिल कृष्ण देखिल होते सारवित मी चूल हाथ घेवन या फूल अंगणी रांगत आले मूल होते सारवित मी चूल कैसी भूल पड़ीएली कैसी भूल पड़ीएली माझा कृष्ण देखिलाय माझा कृष्ण देखिला माथा शोभे पिंपल पान माथा शोभे पिंपळपण मेघ वर्ण आईसा माथा शोभ पिंपळपण मेघवर्णाई सा जाण त्याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती योगी ध्यान विश्रांती माझ कृष्ण देखील काय माझ कृष्ण देखिला कृष्ण परमात्मा दृष्ट्याड झाला तर अशा अस्वस्थ होत महाराज भगवताचं दर्शन घ्यावं मनामध्ये उर्मी आली तर काहीतरी निमित्त शोधायचं आणि भगवंताच्या दर्शनाला जायचं महाराज भर दुपारी एक दीडची वेळ आहे लक्षात घ्या त्या गोपिकेने केलं काय ठोक आहे का, का? घरातल्या मोरीच्या कठड्यावर असलेला पाण्याचा हंडा आपणच ओतला बरं का माडीवर वरतीय सासूबाई जेवण करून पेपर वाचत पडल्या त्या खालन काय सांगते ठोक का ऐकलं का ऐकलं काय म्हणाली काय झालं अहो आपल्या बाळ्या किती वाढ झालाय त्यानं मोरीच्या कठड्यावरचा हंडा सगळा मोरीमध्ये ओतून टाकला आता घरामध्ये एक टिपूस पाणी नाही आता घरामध्ये टिपूस पाणी नाही आहे म्हटल्यानंतर आता दीड दोनच्या वेळेला ससूनही जाणार आहेत पाणी आणायला नाही त्याने सांगितलं आता पाणी नाहीच आहे म्हणतेस ना घरात तर मग यमुनेच्या चार घागरी चटकनं घेऊन ये बघू घरात घरातनं जाऊन निमित्तच काढले महाराज खाकेला गाजर लावले आणि निघाले भरिला उलंडो निता करी घट मिस पाणी आचे गोविंदाची चट चाले झड जड़ झडा उसंडोनी वाट पाहे पाळ दोन्ही उभा तोची वीट चाळाला गेला गोप गोपीनाथ निमित्त काढून भगवंताचं दर्शन घ्यावं ामध्ये सगळी विसंगती निर्माण व्हायची त्यांचे काय काम करतोय लक्षातच राहायचं नाही भगवंताकडे लक्ष लागलं की चेसती ऊर्ध्व लक्ष लागल कृष्णमूर्ती कोणा कोण कुळयाती झाल्या तर सकाळा नेत्रपाती हो ऐशा गोपिताच्या कामात उदा नारी दंत मुखामाजी मुखा माझी हात वाद्य वाजती नायके जनमात करी श्रवण श्री कृष्ण वेणूगीत स्वामी तृतयाचा ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्तभुवंतकडा लागलेला लक्षात घ्या मथुरेला या दूधही विकायला गेल्या तर दूधही घेता का दुधही असं म्हणतील कधी हे दुडीवरी दुडी गवळणी निघाली गवळण गोरस म्हणून विसरली गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे अरे गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या दामोदर घ्या दूध येईल विकाले गेले म्हणतात काय मला गोविंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या हसती मथुरेच्या त्या मथुरेतल्या शहरातल्या बायका त्या हसायच्या सगळ्या या खेड्या खेड्यातल्या बायकांना बघा दूधही विरकायला आल्या त्यांनी म्हणतात काय गोविंद घ्या दामोदर घ्या अमुक चमुक परंतु तुकाराम महाराज म्हणाले ह्या जरी शहरातल्या बायका यांना हसत होत्या तरी तुका म्हणे हसे जन नाही उलू खली घालून गोतुमते गोपांगना कांडी तिरम्या त्या कंकणाचे बहुनाद येती गोविंददा मोदर माधवेती करांबुजी घेऊ नित्या शुकाला अभ्यास गोपी करीती तया राग स्वरे मंजुळ बोलवीती गोविंददा मोदर माधवेती चित्त भगवंताकडं लागलेला आहे हा भगवान सदैव आपल्या जेव्हा असावा त्यांना वाटायचं लक्षात घ्या एका गोपिकेजवळ भगवान बसलेला होता गप्पा गप्पा झाल्या काहीतरी निघाला तो ती म्हणती त्याला अरे अजून जरा बस रे अजून जरा बस तिच्या आग्रहासाठी आणि एक पाच दहा मिनिटं बसला पुन्हा निघाला ती सोडायला काय नाही अरे बस रे अजून बस किती वेळ बसणार सांगा बारा महिने चोवीस तास तिच्याजवळ बसणार आहे तो आग्रह केला केला शेवटी तो उठून निघून गेला निघून गेला तर राहा मी आपल्याला सांगतो आणि राग खरं प्रेम असलं तर येतो बरं का नाहीतरी हा उठून गेला राग आला तिनं ठरवलं याचं तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणाली आता बस आणि म्हणून तिनं केलं काय घरामध्ये गेली खार त्यानं माझं दार असं लावून टाकलं कडी लावून टाकली दाराला त्याचं तोंड बघायला नको म्हणून बसली घरात बसली पण झालं काय ठोकाय की ती जशी बसली तसं खिडकीतनं बाहेर लक्ष केलं बाहेर लक्ष केलं ते निळशार आकाश ज्या वेळेला तिच्या नजरेला पडलं त्यावेळेला त्या निळ्या रंगावर मी पुन्हा भगवंताची आठवण झाली मनाशी विचार करते त्याची आठवण या आकाशामुळे झाली ना आता हीकडे खिडकीकडे बघायलाच नको म्हणून खिडकीकडे पाठ फिरवून बसली पाठ फिरवून बसली तर समोर भिंत समोर भिंतीवर आरसा होता त्या आरशामध्ये तिचं लक्ष गेलं आपल्याला सांगतो आता मला सांगा तिचं लक्ष जर त्या आरशामध्ये गेलं असेल तर तिला आरशामध्ये काय दिसायला पाहिजे स्वत प्रतिबिंब बे छे छे ज्ञानेश्वर महाराज दर्पड़ी पता न दिसे आप भगवंता प्रतिबिंब दस लक्षा ध्यान ही गोपिका अक्षरशाह भगवत रूप हो अ ज्ञानेश्वर महाराज मिले अरे कृष्ण को जैसा मारी तो ब्रह्म सुरक्षित कर कृष्ण कोपोनी ज्या असं तो पावेल ब्रह्मसाक्षात्कारी आणि मग ज्यांना कृपेनं ज्यांना प्रेमानं आलिंगन दिलं त्यानं काय म्हणाले या गोपिकांची अशी स्थिती भगवंतावर निर्व्यास प्रेम आहे निष्काम प्रेम आहे त्यांनी काम भावना जरी भगवंताला अर्पण केली असली तरी मी परम आपल्याला बोललो जी भावना असेल ती भगवंताला अर्पण करावी ती भावना जर अयोग्य असेल तर तिचं उन्नतीकरण करायचं काम हा परमात्मा करतो लक्षात घ्या गोपिका ने अपनी काम भावना भगवंता अर्पण के लिए त्या भावनेचा का स्वीकार करून भावने च रूपांतर प्रेम भावने में लक्षा प्रेम है बार प्रेम काम ये फरक है प्रेम कशाला मना च काम कशाला मना च काम कशाला मना च बगा स्वत क्षणिक सुखा स्वतःच्या क्षणिक सुखासाठी दुसऱ्याच्या सुख कायमची होळी करणं याला काम म्हणतात पुन्हा सांगतो स्वतःच्या क्षणिक सुखासाठी समाधानासाठी दुसऱ्याच्या सुख कायमची होळी करणं याला काम म्हणतात आणि प्रेम कशाला म्हणतात ठेवत आहे का तर दुसऱ्याच्या चिरसुखासाठी स्वतच्या सुख कायमची होळी करणं ह्या गोपिकांनी भगवंताला चिरकार सुख लागावं यासाठी स्वतच्या सुख होळी केली आहे लक्षात घ्या प्रसंग असा घडला या कृष्णपत्न्या ज्या त्यांना असं वाटायचं की भगवंतावर आपलं निरतिशय प्रेम आहे बस आपलं आपल्यासारखं प्रेम दुसऱ्या कोणाचंही नाही मी आपल्याला सांगतो तुकामुळे अभिमान नारायण न सोसेल भगवंताच्या मनामध्ये हे आलं की यांच्या मनात ही भावना आली आहे लक्षात आलं न सांगता तू मग कळू येते अंतर भगवंताने आजारी असल्याचं सोंग केलं बरं का डोकं दुखतं डोकं दुखतं डोकं दुखतंय सोंग केलं राजवैद्य आले अमोल झालं काय असेल ते सगळं झालं अजून काय डोकं दुखायला उतारलं नाही काय करावं नारद महर्षी आले भगवान झोपलेत झोपलेत का डोकं दुखतंय समाचाराला गेले नारद महर्षी विचारतायत देवा काय झालं नाही म्हटले डोकं दुखतय म्हणाले देवा खरं सांग ना म्हटले डोकं दुखते का हा बोलणं का म्हटले त्यांना आपल्या कटात सामील करून घेतलं भगवंतानी आणि म्हणाले औषध सांगणं म्हटले काय की भगवंताचं डोकं दुखतंय तेव्हा ज्याच्या पायाची धूळ लावली असता ज्याचं भगवंतावर निरतिशय प्रेम आहे त्याच्या पायाची धूळ लावली तर भगवंताचं डोकं दुखायचं थांबेल नारद महर्षी कृष्णपत्नी यांच्याकडे गेले आणि औषध सांगतायत म्हणाले भगवंतानेच असं औषध सांगितलंय की माझ्यावर निरतिशय प्रेम करणारा जो कोणी असेल त्याच्या पायाची धूळ जर माझ्या मस्तकी लावली तर माझं डोकं दुखायचं थांबेल पण अडचणी एवढीच आहे म्हणाले की अशी धूळ जो कोणी देईल दु� त्याला मात्र कायमचं नरक येताना भोगावे लागतील झालं कि हो या कृष्णपत्न्या म्हणायला तयार सगळ्या दिलं हो दिले असते हो दिले असते हो धुळ आमचं तसं भगवंतावर प्रेम आहे नाही असं नाही पण नरक यातना कोण सोसणार होलं नाही धुळून सांगतो लक्षात घ्या नारदा तुम्ही जावा गोकुळामध्ये जावा नारद महर्षी गोकुळ्यामध्ये गेले सगळ्या गोपिकांनी चौकशी केली भगवंताची तब्येत कशी आहे नाही डोकं दुखतोय फार औषध नाही का हो त्याला आहे की औषध काय आहे भगवंतावर निरतिशय प्रेम करणारे जर कोणी असतील त्याच्या पायाची धूळ जर लावली भगवंताच्या मस्तकाला तर त्याचं डोकं दुखायचं थांबते या गोपिका अहमध मधुपीकेनं पुढे येत आहेत नरदा किती पाहिजे धुळक्या नाही नाही आवते पण जो धूळ देईल ना त्याला नरकयातना भोगायला लागतील आम्ही यावत चंद्रदेवाकडून नरकयातना भोगायला तयार आहोत भगवंताचं डोकं दुखायचं थांबेल ना याला प्रेम म्हणतात लक्षात घ्या लक्षा मैं सबू का हे इतक जरी सग अपने कह नहीं तरी विचार विचारा हरकत नहीं कि गोपिकां प्रेमा पुहाड़े कामा के पुहाड़े शुकाचार्य ग विषय जिणो नहीं जन्म ले जे शुका जिंका दादूले गये जिंक जन्मा शुकाचार्य बर का शुकाचार्यांच्या माग ती रंभा लागली ती म्हणे कशासाठी त्यांचं विचलित करण्यासाठी दरवेळेला तिनं स्त्री देहाची महती सांगायची शुकाचार्यांनी दरवेळेला त्यात खोट काढायची दरवेळेला त्यात खोट काढायची तिनं सांगायला सुरवात केली सांगायला सुरुवात केली ही आता काय ऐकत नाही हे बघितल्यानंतर शुकाचार्य म्हणतात अगं तू किती जरी स्त्री देहाचं वर्णन केलंच ना तरी आत काय स्त्री घाणच ना म्हटले नरकमुताने भरली रे आत काय ती म्हणाली तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे परंतु ते भूलोकातल्या स्त्रियांच्या आम्ही स्वर्गातल्या अमृत पिणाऱ्या आमच्या उदारामध्ये अशी घाण असत नाही म्हणाल्या बघायचं का म्हणून तिने पोट फाडून दाखवलं म्हणे चंद्रबाचा सुगंध सुटला ते बघितल्यानंतर शुकाचार्य म्हणाले अगं मग तुम्हाला जरा आधी नाही सांगायचं हे आधी नाही का ती म्हणाली आधी काय आता आणि आता कळलं म्हणून काय बिघडलं तिला वाटलं जरा आधी नाही का सांगायचं म्हटल्यावर हे काम जरा आता जरा बोट चेप झालं इतका वेळ दगड फुटतच नव्हता आता जरा कपरी निघाली असं वाटलं तिला आधी नाही का सांगायचं नाही का नाही आता कळलं तरी काय होतय असू दे म्हणाले असू दे नाही ग म्हणले आधी कळायला पाहिजे होतं आता वेळ टळून गेली म्हणाली अह काय नाही गेली नाही म्हणाली वेळ टळून हो टळून गेली म्हणाले काय झालं अगं हे जर मला आधी कळलं असत की तुझ्या उदरामध्ये इतका सगळा सुगंध आणि इतकी स्वच्छता आहे तर मी तुझ्याच उदरी जन्म घेतला नसता का याला म्हणायचं उषाही जीणोनी जन्मले शुकाने कदा तुले औ शुकाचार्य रूपिकांच्या कामाचे पडे नारद महर्षी गातातात आदर्श भक्तीचं उदाहरण देताना देताना नारद महर्षी म्हणाले यथा वृजरूपिकानाम घ्या भीष्माचार्य गात शंकराचार्य गात ज्ञानेश्वर महाराज गातात तुकाराम महाराज जातात एकनाथ महाराज जातात सारे संत कबीरदासी गात एवढे सगळे सत्पुरुष गोपिकांच्या कामाचे पोवाडे गातात त्याची त्यामध्ये काहीतरी रहस्य आहे एवढं तरी आम्ही समजून घ्यायला काय हरकत नाही महाराज कबीरदासींना कुणी कबीरदासी काय भगवंतावर आपलं निरतिशय प्रेमाय हो कबीरदासींनी उत्तर काय दिलं ठोक कबीर राजजी मनाले अरे कबीर कबीर क्या कहे कबीर कबीर क्या कहे जा यमुना के तीर एक के प्रेम में बह गए कोटी कबीर अस निरिशय प्रेम जा ज्यादा गोपिका ने भगवंता वेल तर घ वस्तु महात्म्य लक्षा घया ज्याप्रमाणे वरील फोरावया लागील लोह मिळू का परिसर का जे मिळते प्रसंगी सोनेची होय तसं ज्याने आपली कामभावना सुद्धा भगवंताला अर्पण केली त्याही गोपी का उद्धारून असो या सगळ्या गोपिका भगवंताच्या मुरलीचा ध्वनी ऐकून त्या तिकडे धावत निघालेल्या आहेत भगवंताकडे आलेल्या आहेत ह्या गोपिका त्यावेळेला भगवंतानी या गोपिकांना पतीव्रता धर्माचा उपदेश केला परत जा संगित गोपिका मनत भगवंता तुम्हें आम पतिव्रता धर्मा का उपदेशु पतिव्रता धर्म का संगत हो पतिव्रता धर्म का संगतो पतिव्रता धर्म अगतो कि पति की देव समझू पूजा करा लक्षा घव सम पूजा करा जर तू साक्षम गाठ पड़ला पतिम कर गोपिकांचा शुद्ध प्रेम भाव बगित भगवंता क्रीड़ा कराया भगवंता जी क्रीडा सुरू गोपिकांच भावना निर्माण महाराज का भूतला स्त्री जी साठ आहोत काम आमर क्रीडा करते न सांगता तुम्हा येते अंतर तुकार म्हणे अभिमान नारायण नसोसे, ना या गोपिकांच्या मनामध्ये अशी भावना आली मात्र आणि हा श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अंतर्धात भावला बस पाण्याबाहेर काढलेल्या मासुळेप्रमाणे तडफडतायत ह्या सगळ्या गोपिका वेगळ्या पिशाप्रमाणे करायला लागल्या त्या अश्वत्थालाच विचार त्या तुळशीलाच विचार त्या भुंग्यालाच विचार त्या हरणालाच विचार अरे कृष्णाला कुणी पाहिलं का अरे कृष्णाला कुणी पाहिलं का अरे शोधाशोध सुरू झाली आहे महाराज शोधाशोध सुरू झाली होडत आहेत हुडत आहेत थोडत आहेत कृष्ण मय त्यांचं मन होईन गेल्या कारणानं यांनी कृष्णचरित्रातल्या प्रसंगांचं नाटक करायला सुरुवात केली आहे एक गोपी कृष्ण झाली एक गोपी पुतना झाली एक गोपी कृष्ण झाली एक गोपी तृणवर्त झाली एक गोपी कृष्ण झाली एक गोपी आघा सोडू झाली एक गोपी कृष्ण झाली एक बका सुरू झाली आणि या पद्धतीनं त्यांनी कृष्णचरित्राचं नाटक करायला सुरुवात झाली पुन्हा शोधायला सुरुवात केलेली आहे महाराज आणि शोधता शोधता त्यांना भगवंताच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले बर का आणि हे भगवंताच्याच पावलाचे ठसे आहेत हे कशावरून ओळखलं त्यांनी तर त्यामध्ये असणारी ध्वज वज्र अंकुश हे चिन्ह जे आहेत त्याच्यावरून त्यांनी ओळखलं त्या पावलांच्या अनुरोधात या गोपिकाने भगवंताचा शोध घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्या असं लक्षात आलं की ही भगवंताची एकट्याची पावलं गेलेली दिसत नाही तर त्याच्याबरोबर आणखी एका गोपिकेची पावलं दिसत आहेत मनाशी विचार करतायत की कोण ही भाग्य होती जिरा एकटेला येऊन श्रीकृष्ण एकांता ग प्रकार असा घड़ा होता किोपिकेला घेन भगवान एकांता गले होते भगवान तिला एकांत गेले जसे तस तिचा ही मना अवना आृथ्वीजती पृथ्वीर स्त्री जी मी एकटी श्रेष्ठ है का श्रीकृष्ण परमां बोबर एकटी बरबर क्रीड़ा करते हो असा मनात विचार आला मात्र श्रीकृष्ण परमात्मा तिथूनही अंतर्ध्यान पावले बस ती लागली तडफडायला महाराज ह्या सगळ्या गोपिका शोधत होत्या त्यांना येऊन मिळाली शोध घेतला सगळ्या गोपिकांनी घेतला घेतला घेतला, घेतला. कुठपर्यंत घेतला तर चंद्रप्रकाशाची मदत जोपर्यंत होत होती तिथपर्यंत शोध घेतला आता पुढं अंधारच आहे शोध घेता येत नाही हे बघितल्यानंतर या सगळ्या गोपिका मागे फिरलेल्या आहेत आणि यमुनेच्या वळवंटामध्ये बसून अक्षरशः धाय मोकलून रडायला सुरुवात झालेली आहे महाराज आणि ह्यावेळी त्यांनी जे गीत गायलेलं आहे तेच गोपीगीत वर्ग भागवतकरांनी इथं वर्णन केलेलं आहे आपण हे गोपीगीत इथं म्हणणार आहे सामुदायिकरित्या म्हणायचं आहे ज्याना म्हणायचं असेल येत असेल किंवा ज्यांच्या पुस्तक आहेत त्यांना पुस्तकावर घेत असेल त्याने हे म्हणायचे बर का किती पान नंबर किती आहे सदतीस तेवीस तेवीस पानावर आहे पुस्तिकेमध्ये <coughs> गोप्य ऊचु एकवीस मराठी <laughs> बरोबर आहे गोप्य ऊचू मांडे जयती ते जन्मनाव्रजय इंदिरा शश्वदत्रही दैतदृश्यताीक्षितावकास्तिधृता वस्ते शरदुदाशे साधुयात सरसिजोद श्रीषादृ सुरतनाथ दे शुल्कदास वरद निघनत नेह किंध विषयाप्यया व्यानराक्ष वर्षमाुतानला वृषमयामजा विश्वतोभयाशते वयक्षिता हो। नलोपिला नंदनो भवा अखिल देत्मदृक विखन साथि विश्वगुप्त ये सखऊ देवासाले विरचिय वृष्णिथुयते चीयुषा संस्मृभया कळसरोवह कामद शिरसिधेन श्रीकरग्रह भज ज्यहन वीजयूषिता निरजनस्मय ध्वसनस्म भज सखेव जलर्वान चारुदर्शय प्रणतुणा पापकर्शन श्रीनिकेतनं फणी तेपदांबुयं कृणकुचेशुन कुरधिरक्षय मधुरया गिरा वलगुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षणा विधिरेमा वीर मिहती रधरसीधुनायस्वन तव कथामृतजीवन ीडित भी कलमशाप्रवणमंगलमदा भुवि वृनंते भूमिदाय प्रहसित प्रिया प्रेम वीषण विहरण चे ध्यानमंगल संविदो या रिस्पृशको मन्हा क्षोभयी चलसिवजारयन पशू नलिन सुंदरते पद कुरै सीरतीत कविल कामना गती दिन परीक्षे नीरकुंतलैनर्न विभ्रदृत घनरजस्व दर्शय मुहुर् मनस वीर यक्षणत कामल पद्मजाचितरण मंडल ध्येयमापद चरणप्क श्रतमंच रमणस्थेशर्पया सुरतवर्धन शोकनाशनं स्वरवेुना सुष्टुचंबित इतरागवी स्मृ इतर वीरस्ते धडामृत अटत यद्वान्ही कानन त्रुटियुगाय ते ध्वामश्यम कुटिलकुंत श्रीमुखंच ते जडौ दीक्षता पक्ष्मकृतदृशा पतिसुतान्वय भ्रातृधवालच्युता गव गीतमोहिता कस्तेशी रहसि संविधादय प्रहसितान प्रेम विलषण बृहदुरश्रिओ वीक्षयामते मुहुरत स्पृहा कसाम व्यक्ति व्यक्तीरंगते वृजिनहन त्र्यलंगल त्यजमणाचनस्वा स्पृहात्मना स्जन हृद्युषूदन य सुतचरणा गुरहस्तनशु भीताशन दधीमहि कर्कशेशु ते नाटवीमटसी तद्यथ तेन भ्रमतिरभवयुषा श्रीमद्भागवे महापुराणे पूर्वाधे रासक्रीडायाोपी ती श्री सुगौवाच गोप्य प्रगायंत चिधु सुस्वयाृष्ण स्मयमान मुखाज ही जी गोपीगीत आहे याची कृष्ण दयार्णवानी हरिवरदाकाराने कृष्ण दयार्णव यांनी हरिवरदा नावाचा ग्रंथ लिहिला अक्षरशः या दशमस्कदावर गुडघ्या इतक्या उंचीची टीका लिहिलेली आहे अक्षरशः ोकी के लिए चार दोन श्लोक अपने नमुन दाखल हाथ पुस्तिके मध्यम पंडित समश्लोकी दिल्ली है ती ज उत्सुकता हौसल समश्लोकी हा शब्दा अर्थ आ, आ एका श्लोका एक श्लोक श्लोक जो अर्थ है तो जवर जवर सगड़ा अर्थ घ एक चार दोन श्लोक नमुना दाखल सांगतो नखलु खू गोपिका नंदनो भवान अखिल देखन साथितो विश्वगुप्त ये सखऊ देवा सात्वता ह्या संस्कृत श्लोकाला आता बरोबर मराठी श्लोक असा याच वृत्तात केलेला आहे नभसि गोपिका दोषदायक हृदयसाक्षि तू विश्वनायक विनविता विधी विश्वरक्षणी यदुकुल तुझे जनते क्षणी पुढचा श्लोक तव कथामृतं तप्त जीवन कविभित कल्मषापहण मंगलम ीमदा तुवि वृन्न ते भूरिदा जव कथा सुधा तप्त वाचवी अघहरा कवी वर्णीतीचवी श्रवणमंगला श्रीमदाकुला कथक देती भू भूरिसोळा चलसियदव्रजा चारयन पशू नलिन सुंदर नाथ ते पद शिलतृणाकुर सीदती नलिलतामन काशुचरावयाेसिजनी पदमृदू झे पंकजाहुनी तिखटदर आणि विकलता भरे अमुचे या गुपिका काय म्हणतात ठोक आहे का, का? भगवंता तू ज्या वेळेला अनवाणी पावडाने गाई वासर चरायला वनामध्ये निघून जातोस त्या वेळेला तुझ्या पायाला असंख्य काटे बोचतात आणि हृद्ध काय ठोक का तुझ्या पायाला काटे बोचले की त्याची व्यथा आमच्या हृदयामध्ये निर्माण होती महाराज काय प्रेम आहे बघा ह्या गोपिका म्हणतात भगवंताला भगवंता तुझ्या पावलांना काटे बोचले की त्याची व्यथा आमच्या हृदयामध्ये निर्माण होते आणि मी आपल्याला सांगतो हे गोपिकांचं भगवंतावर जे प्रेम आहे ते एकतर्फी प्रेम नाही आहे बरं का लक्षात घ्या एकतर्फी हल्लीच्या भाषेत संपू ज्याला फिफ्टी पर्सेंट लव म्हणतात बघा तसला प्रकार नाही आहे ह्या गोपिकांचं जसं भगवंतावर प्रेम आहे तसंच प्रेम भगवंताचंही गोपिकांच्यावर आहे ये यथाम प्रे तस प्रेम आहे उत्तर कृष्ण चरित्रातला एक प्रसंग सांगतो तुमच्या लक्षात येईल आपल्या एका पर्व खाली साडे सारे, सारे यादव एके ठिकाणी जमलेले आहेत महाराज भगवानही गेलेले आहेत एकटे गेले नाहीत एक ले तर सहकुटुंब सहपरिवार गेलेले आहेत त्यावेळेला तिथं गोकुळातली गोपिकांची दिंडीही त्या ठिकाणी आलेली आहे महाराज रुक्मिणी देवीच्या कानावर गेलं की गोकळ्यातल्या गोपिका आलेल्या आहेत रुक्मिणीच्या मनात थोडीशी द्वेषभावना आलीवर का इतकंच वेळ म्हणजे झालं काय की नुसत्या गोपिका आलेली नाही आहेत तर ती राधाही आली म्हणून कळ राधा आली म्हटल्यानंतर ती द्वेषभावना जरा आणखी जास्त जागृत झाली महाराज का तर तिला भगवंताचं बालचरित्र ठाऊक होत महाराज आणि नारद ती तिखट भेटलं होऊन हिनं विचारावं नारदा अहो त्या गोपिकातल्या गोपी गोकुळातल्या गोपिकांचं प्रेम कसं होतं गोपिकांचं प्रेम छेछे छेछे छे, वा अ वर्णनीय होतं अ वर्णनीय होतं नारद महर्षीने सांगा बघा खरंच का नारदा खरंच हो हो खरंच आणि त्या राधेचं कसं होतं राधेचं ते तर सांगायला माझ्याजवळ शब्द नाहीत वा तीच राधा तिथं आली आहे कळलं आणि आपल्याला सांगतो ही मनामध्ये तिच्या अशी थोडीशी द्वेषाची भावना आली मत्सराची भावना थोडीशी आली मत्सर याचा अर्थ कळला का नाही मत्सर याचा अर्थ मत म्हणजे हे माझे सरत म्हणजे याला मत्सर म्हणायचं मत्सराची भावना तिच्यामध्ये मनामध्ये आली मात्र अहो आपल्याला सांगतो प्रत्यक्ष राहस त्या ठिकाणी त्या वेळाला आली पण लक्षात घ्या भगवंतावर चा राधे चार्ज जे निरतिशय निष्काम निर्व्याज प्रेम त्याची ताकत अभी होती कि राधे दर्शन रुक्मिणी मनात मत्सरा की भावना गली जवल बसवीन घेमान मोक्या मनानेशी बोल दासी दूध दिया दसी ने दूध दिल राधे न तो पेरा हाथ ओठाला लावला, भगवंता प्रसाद प्राशन केवला के तथा राधा उठली भगवंता सुधा दर्शन घिन ती नि गली महाराज रे भगवंत भगवान पर्यंका वोड़े रुक्मिणी भगवंता पाय चिपाय भगवान पर्यंका पोड़ कसे पया खलनशाल अभी अशी डोक्यावर घेतलेली आहे आणि विवळतायत आ विवळत आहेत रुक्मिणी आली विचारते देवा काय झालं जाऊ दे म्हणाले असू दे अहो काय झालं सांगा तरी प्रारब्धाचा भोग आहे म्हणाले भोगल्याशिवाय काही इलाज नाही आहे अहो काय झालं सांगा ना अहो सांगतोय ना प्रारब्धा प्रारब्ध करमणाम भोगा क्षया ते काही चुकत नाही म्हणाले अहो देवा काय झालं सांगा असं कोड्यात का बोलताय काय झालं सांगा देव काय बोलायला तयार नाही आहेत मला पाय चेपायसाठी म्हणून तिनं शाल काढायला गेली तेवढं हा हात लावू नका म्हणाले हात लावू नका हात लावू नका म्हटल्यावर तिला लक्षात आलं की तिथंच काहीतरी बिल अहो देवा काय झालं काहीतरी सांगा पुन्हा देव तेच सांगतायत जाऊ दे म्हणाले आता कशाला जाऊ दे झाली गोष्ट घडून गेलेली आता अहो असं का बोलताय कोण्यामध्ये मला काय झालं ते सांगा तरी देव काय बोलत नाही आहेत हे बघितल्यावर काय झालं हे शोधायसाठी म्हणून तिनं शाल चटकन ओढले आणि बघितलं तर भगवंताच्या पावलाला वरच्या बाजूला असे लाल भडक टपोरे फोड आलेले आहेत पाण्यानं टळारलेले फोड आहेत लक्षात घ्या तिनं ते फोड बघितले आणि विचारते भगवंताला भगवंता अहो हे काय झालं हो म्हणाले कसं झालं जवळ ते म्हणाले नशिबाचा महाग आहे म्हणून सांगतोय ना पुन्हा तेच पुन्हा तेच अहो काय झालं सांगा कुठल्या दासीनं आधार पाणी ओतलं का सांगा म्हणाले मला जर कोणी अशी चूक केली असेल तर मी तिला शिक्षाकारीन म्हणाली इतकं तिनं सांगितल्यानंतर भगवान विचारतायत तुम्हाला हे काय आणि कसं झालं ऐकायचंय का म्हणाले हो देवा अहो त्यासाठी तर विचारते ना मी काय झालं सांगा म्हणून असं तिनं म्हटल्यावर भगवंतांनी सांगितलं म्हणाले हे सगळं तुम्ही केलं म्हणाले घ्या देवा काय बोलताय काय तुम्ही हे मी केला कले माझ्या हातनं असं हे घडणं शक्य तरी आहे का असं तिनं म्हटल्यानंतर भगवंतांनी तिची क्रॉस एक्झामिनेशन घ्यायला सुरुवात केली बरं का भगवान विचारतायत आज राधा आली ती हो आली ती तिचा काय पहुविचार केला केला काय केलं दूध दिलं कुणी दिलं दासीनं दिलं भगवान विचारतायत म्हणाले आपल्या प्रेमाच्या माणसाला नोकरा करवी जातात का प्रसंग घडून गेला का आता चुकीची दुरुस्ती करता येत नव्हती रुक्मिणीनं स्वच्छ सांगितलं चुकलं भगवान म्हणतायत ती चूक आम्हाला भोवती म्हणाले हो म्हणजे काय झालं काय भगवान सांगतायत म्हणाले दासीनं दिलेलं जे दूध होतं ते आथळ होतं राधेचं चित्त माझ्या ठिकाणी लागलेलं असल्या कारण ती भानावर नव्हती अधंड दुधाचा प्याला दिला तिनं हातात तिच्या हाताला चटका बसला असेल परंतु ती भानावर नव्हती माझा प्रसाद म्हणून तिनं ते दूध प्राशन केलं अधंड दूध तिच्या घशातनं जसं उतरलं तसं तिच्या हृदयामध्ये माझी पावलं होती आणि ती त्या दुधा अधंड ती पावलं बाजूने फोड आली म्हणाले घ्या येथा माम प्रबदे तथा म्याम ज्यावेळे गोपी का म्हणतात भरंतात अरे तू राधामध्ये आणवणी पावला तर ज्या वेळेला फिरतोस त्यावेळेला तुझ्या पायाला असंख्य काटे बोचतात आणि काटे तुझ्या पायाला पोचले की त्याची व्यथा आमच्या हृदयामध्ये निर्माण होते कशी गंमत आहे का भगवंताच्या पायाला काटे बोचले तर त्याची व्यथा गोपिकांच्या हृदयामध्ये आहे आणि राधेच्या आधण तुझं प्राशनानं भगवंताच्या पायाला फोड येतात महाराज लक्षात घ्या हे गोपीगीत आपण पहा फार सुंदर आहे या हे गोपी गीत सगळं गायलेलं आहे गोपिकाने आणि त्या शेवटी म्हणतात हे भगवंता आता तू जर या ठिकाणी प्रगट झाला नाहीस तर ह्या कुढीमध्ये प्राण राहतील करे नाही सांगता येते आता बस ही गोष्ट ज्या वेळेला इतक्या थळाला आली त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी प्रगट झालेत महाराज हरी गुणा अशा गाती सुंदरी विलपती वनी त्या परोपरी रणति सुस्वरे हरि विलोकना, हरिविलोकना लंपटा प्रगट जा मध्य हरी हसीित ई गोप सुंदरी वसन पीवे मासाईरी दया, सिंधु वैखरी, बोला गोवान कृष्ण भगवान की जय हे गोपीगीत म्हणायची पद्धत अशी आहे बरं का गोपी अध्याय म्हणून थांबायचं नाही का तर त्या गोपिकांना तसच विरह वेदने व्याकुळ अवस्थेमध्ये सोडायचं नाही बरं का पुढच्या अध्यायामध्ये भगवान प्रगट झाल्याचे जे दोन श्लोक आहेत तास चौरी स्मयमान मुख अंबुज पी तांबरधर सरकवी साक्षात मनमथ मनमथा हे श्लोक म्हणायचे आणि मग गोपीगीत संपवायचं महाराज असो भगवान त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत साऱ्या गोपिकांना आनंदी आनंद झालेला आहे महाराजपास त्यांच्या कुडीमध्ये प्राण आले या गोपिकांच्या मनामध्ये आलं असं की आता हा प्रगट झाला पण मगाच्या सारखा पुन्हा जर अंतर्धार पावला तर काय करावं पुन्हा निघून गेला तर काय करावं म्हणून कुणी त्याचा हात धरलेला आहे कुणी त्याचा पाय पकडलेला आहे कुणी त्याचा शेला धरलेला आहे एका गोपिकेनं काय केलं ठोक का ती शहाणी होती तिने काय केलं भगवत ने उल्लेख किया भगवतकार नेत्ररंधेण हृदय नृत्यान भगवंता डोवाटे आत घरूपी कपाटा मध्य साठवला ज्यादा मार्गान भगवंता आत घो कवाड़ बंद करूं टाकली आता जा कसा जी आत साठेवाए संपुष्टते ते हृदय पेटी करून हे कपाट इतकं मजबूत आहे तुम्हाला सांगतो की गोदरेज विद्रेजची काय कपाटत नाहीत महाराज काय ह्या कपाटासारखं दुसरं कपाट नाही महाराज लक्षात घ्या ह्या कपाटा कपाट कपाटामध्ये ठेवलेला जिन्नस चोरीला जाऊ शकत नाही ह्या कपाटात ठेवलेल्या जिन्साला जरी वाटलं आपण निघून जावं तरी त्याला सुद्धा जाता येत